पुस्तक नातं मैत्रीचं लेखिका विद्या पाटील वाचक विद्या पाटील दुसऱ्या दिवशी सारंगी काव्या आणि मनीषच्या गप्पा अगदी रंगात आल्या काव्याने उटी ट्रीपविषयी भरभरून सांगितले तेव्हा मनीष आणि सारंगी म्हणाले खरंच आम्ही कधीतरी उटीला ट्रीपला जाऊच काव्या म्हणाली स्वर्गसुख काय असतं ना ते सुख या आठ दिवसात मी अनुभवले निसर्गाने म्हणलेलं अतिशय नयनरम्य ठिकाण मी जरी अजून पाहिलेलं नाही सारंगी म्हणाली इथले फोटो दाखव ना काव्याने काही मोजके फोटो बाजूला काढलेलेच होते ते पाहून मनीष म्हणाला एकदम लाजवाब जबरदस्त ठिकाण निवडलंच तू ट्रीपसाठी फोटो एवढे सुंदर आहे तर तिथे प्रत्यक्षात कसं दिसत असेल सारंगी म्हणाली काव्या तुझी जर नजरच हटत नसेल या दृश्यांवरून काव्या म्हणाली तेच तर प्रत्येक ठिकाणी असं वाटायचं की अजून था थांबावं सारी दृश्य कॅमेरात टिपणं अशक्य तिथं जाऊन मजा घेण्यात काय आहे त्याचे वर्णन करूच शकत नाही तुम्ही नक्की जा सारंगी म्हणाली फोटोही मस्तच काढलाय तू मनीष म्हणाला कलात्मकता तिच्यात आहेच कॉलेजमधले दिवस आठवतात का फोटो कॉम्पिटिशनमध्ये काव्यानं पारितोषिक पटकावलं होतं काव्याला त्याबरोबर एकदम गाण्याची आठवण झाली पण यावेळी तो विषय काढून मूड नको घालवायला म्हणून ती गप्प बसली सारंगी म्हणाली तुला काही सांगायचं आहे का मनीष म्हणाला तिला असं म्हणण्याची गरजच नाही मुळी तो प्रॉब्लेम आपल्या दोघांचा काही प्रॉब्लेम असला की काव्याशी बोललो की हमका सुटणार काव्याचे दोघांचे बोलणे ऐकून म्हणाली बरोबर मला काही सांगायचं ते सांगणारच तरी मनीष म्हणाला पण तुझा मूड एकदम सरका का वाटतंय काही नाही म्हणत काव्यानं विषय बदलला तोच कॉफी आली तिघांनी कॉफी पीत भरपूर गप्पा केल्या पण काव्यानं गाण्याचा विषय न काढताच ती म्हणाली चला मला जायला हवं श्रीधर माझी वाट पात असेल सारंगी व मणीषही निघाले श्रीधरही घरी उशिरा येणार म्हणून काव्या स्वयंपाक करून त्याची वाट पात बसली होती तिला कॉफी शॉपमध्ये गाण्याबद्दल न बोलण्याबद्दल अजूनही रुखरुख वाटत होती एरवी मनीषशी आपण प्रत्येक गोष्ट अतिशय मोकळेपणाने बोलू शकायचो पण आता असा काय बदल झालाय की माझ्याने तो विषय काढून जाण्याचा जा राहून जातोय मला स्वतःला गाणं परत सुरु करण्याबद्दल शाश्वती वाटत नाही आणि त्याचा मूड कशाला खराब करायचा म्हणून बोलत नाही पण पूर्वी असं कधी व्हायचं नाही मनीषशी आता लग्न झालंय म्हणून आपण असं वागतोय का असाही विचार कव्याच्या मनात येऊन गेला पण मनीष तर पूर्वीसारखाच आपल्याशी मन मोकळेपणाने बोलतो आहे आता एक दिवशी त्याच्याशी हा विषय बोलायचाच निदान त्याच्याशी बोलल्यानं माझं मन तरी हलकं होईल असा विचार काव्या करत होती तो श्रीधर घरी आलेला पाहून ती म्हणाली अरे आज कसा काय उशीर श्रीधर म्हणाला मीटिंग लांबली आणि पुढच्या आठवड्यात बेंगलोरला जावं लागणार बहुतेक हे ऐकून काव्याचा पडलेला चेहरा पाहून श्रीधर म्हणाला मी कामासाठी चाललोय फक्त चार दिवस काव्या म्हणाली तुझ्यासाठी फक्त चार दिवस असले तरी मला मात्र चार दिवस खूप वाटतात श्रीधर म्हणाला काव्या आपण बंगलोर ट्रीपमध्ये काय धम्माल केली ते आठव आणि तिथल्या आठवणींसाठी फोटो चाललेस तर तुझे चार दिवस भर रकन निघून जातील आणि माझं काम संपून मीही लगेच येतो काव्याला श्रीधरचं असं बोलणं ऐकून जरा हायसं वाटलं आणि क्षणार्दात बँगलोरच्या ट्रीपची क्षणही डोळ्यासमोर तळवून गेले श्रीधर म्हणाला आज काय बेद केला के काव्या म्हणाली तुझ्या आवडीचा ओळख पाऊ पिठलं आणि भाकरी बरोबर ओळखलेस काव्या म्हणाली श्रीधर फ्रेश उन आला आणि दोघांनी गप्पा करत जेवणं केली श्रीधर म्हणाला रविवारी काहीतरी बेत करूया काव्या मनाली नको आता श्रीपूण आलो आहे घरीच निवांत गप्पा करूया श्रीदर म्हणाला ठरला तर एखादा खास मेनू आणि गप्पा काव्या म्हणाशीच विचार करत होती श्रीधर घरी असला म्हणजे कोणत्याही गोष्टी चुटकीसरशी सुटतात एकटेपणा वाटत नाही पण तो नसला की काही करावंचही वाटत नाही आणि काही सुचतही नाही श्रीधर म्हणाला कुठेतरी लागली होती काव्या काय विचार करत होतीस काही नाही श्रीधर म्हणाला अगं चार दिवस जातील पटकन मी तर एरवी घरी असतो पण असे कित्येक जोडपी असतात त्यांना महिने महिने दूर राहावे लागते नोकरीनिमित्त काव्या म्हणाली राहत असतील पण मला नाही जमत म्हणजे मला खूप एकटे वाटतं तुझ्याशिवाय श्रीधर म्हणाला अजून एक वर्ष एकदा का वरची पोस्ट मिळाली की मला हे काम करावं लागणार नाही काव्याला हे ऐकून खूप हायसं वाटलं काव्या म्हणाली तू कायमच माझ्यासोबत रहावंस असं मला वाटतं बरं श्रीधर म्हणाला काव्याला आता बँगूलचं डिझाईन करण्यात खूपच इंटरेस्ट आला होता रूममधील प्रत्येक जागेचा उपयोग हो, तिने मनाजोक्ता करून डिझाईन केलं होतं इंटिरियरचं डिझाईन मनात ठेवून तिने फर्निचरसाठी मोकळी जागा ठली होती प्रत्येक फर्निचर आतल्या बाजूला बसावं आणि खुली अतिशय प्रशस्त वाटावी अशी काळजी काव्यानं घेतली होती प्रकाशासाठी ठिकठिकाणी दिव्यांसाठीची जागा निश्चित केली होती प्रत्येक खुलीला त्याप्रमाणे रंग कोणता द्यायचा हेही तिने मनाशी पक्के केली पडद्याचं डिझाईन प्रकाश आणि भिंतींचा रंग हे एकमेकांना असे पूरक ठेवले की रूमची साईजही मोठी वाटेल आणि कायम प्रसन्न वाटेल ठीक ठिकठिकाणी इंडोर प्लान ठेवण्यासाठी खास जागा ठेवणार असल्याने घराला एक वेगळाच लुक येणार होता किचनमधील फर्निचरचं अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धतीनं काव्यानं डिझाईन केलं होतं ओट्यावर वरती चिमणी लावून सर्व धूरती शोषून घेईल आजूबाजूला असे कपाटं असतील की गटवारी करून स्वयंपाकासाठी साहित्य ठेवता येईल भांडी आणि डबे ट्रॉलीच असतील किचनमध्ये खास जागी छोटीछोटी आकर्षक झाडं ठेवली तर अजूनच किचन आकर्षक वाटावं असं तिनं डिझाईन केलं संपूर्ण रूमचा तिचा आराखडा तयार झाला होता आता एकदा मिस्टर शाहनं दाखवावा असं तिच्या मनात आलं आणि ती फाईल घेऊन मिस्टर शाहांडे गेली मिस्टर शाह म्हणाले बस एक दोन मिनिटात मी माझं काम संपवतो आणि तुझ्याशी बोलतो काव्यानं जेव्हा तिची फाईल दाखवत दाक्वा, डिझाईन दाखवायला सुरुवात केली तेव्हा खूपच इनोव्हेटिव्ह आणि मस्त डिझाईन केल्याची पावती काव्याला देत ते म्हणाले असंच काम करत राहिलीस तर लवकरच तुला पुढची पोस्ट द्यायचा विचार करावा लागेल हे ऐकून काव्याही भारावून गेली तिला डिझाईनचं काम करायला मनापासून आवडत होत त्याती ती अतिशय समरस काम करत असे प्रत्येक काम क्लायंटच्या पसंतीस उतरावं असंही तिला वाटत होतं मिस्टर शाह म्हणाले बंगलुरूचं ही डिझाईन बघून क्लायंट नक्की कुशवणार काव्या म्हणाली ते तर व्हायलाच हवं त्यातच आपल्याला समाधान मिळणार आणि पुढचे क्लायंट देखील मिस्टर शाह म्हणाले तुझ्यासारखा दूरदर्शीपणा ठेवल्यास आपली कंपनी उत्तरोत्तर प्रगतीच करत जाणार हे नक्की काव्या परत आपल्या टेबलवर येऊन बसली आणि पुन्हा आपल्या कामात घडून गेली श्रीधरच्या जाण्याचा दिवस उजाडला आणि काव्याच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे हास्य लोप पाहून काळजीच्या स्वरात ती म्हणाली श्रीधर काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून येण्याचा प्रयत्न कर श्रीधर म्हणाला हो अगदी नक्की लवकर काम संपवतो आणि लवकर येतो श्रीधर गेला आणि काव्याही ऑफिसमध्ये डिझाईनचं काम करत असताना तिला लँडस्केप करताना एकदम एक, एक भन्नाट आयडिया सुचली उटीच्या ट्रिपमध्ये तिने अनेक टोमदार घरे घनदाट हिरवाईतून डोकावताना पाहिली होती काव्याने एक कल्पना रंगोली भिंतीच्या कडेने नारळाची झाडे लावायची आतल्या बाजूने वॉकिंग पात व त्या बाजूला एक झोपाळा लावायचा आजूबाजूला गुलाबांची व सुगंधी फुलांची झाडे लावायची आणि बाजूलाच एक छोट असं तळं करायचं पण अगदी नैसर्गिक पद्धतीने तळ्यात काही कमळाची फुलं बदकं असतील आणि अशा ठिकाणी पक्ष्यांचाही वावर वाढेल त्यासाठी दाणे टाकायला एक खास जागा करायची एक दोन पिंजरे ठेवून ससेही ठेवता येतील प्रत्येक जागेचा योग्य उपयोग करून जर हे लँडस्केप केलं तर एखाद्या पिकनिक स्पॉटच्या ठिकाणी आल्याचा भास होईल भरपूर जागा असल्याने हे करता येणं शक्य आहे एका बाजूला कोपऱ्यात काही भाज्या लागवडीसाठीही जागा ठेवता येईल आणि हे सर्व डिझाईन करता करता काव्याच्या नजरेसमोर एक टोळेजंग वंगला आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर तळवून गेला जणू त्या बंगल्यात ती एक फेर फटका मारून आल्याचा तिला भाज झाला आता आणखी चार दिवसात हे प्रोजेक्ट फायनल करायचे असा विचार तिने मनाशी पक्का केला तेवढ्यात मनीषचा फोन खरा काव्या एकदम भाणावर म्हणाली आज भेटायचं का कॉफी शॉपला मनीष म्हणाला मीही त्यासाठीच फोन केला आज सारंगी येणार आहे काव्या म्हणाली मग तर गप्पा रंगणार आपल्या तूही अनुष्काबद्दल सांगा मला मनीष म्हणाला हो तर आधी भेटूया नेहमीप्रमाणे सहा वाजता काव्या कॉफी शॉपला पोहचली सारंगी तिचीच वाट पाहत होती काव्या तुझा काही मूड वगैरे गेला आहे का काव्या म्हणाली नाही उलटास भरपूर माझ्या मनासारखं का काम झालंय नवीन बेंगलोरचं डिझाईन आहे आणि मला ते करताना मजा पण येते तरीही तुझ्या चेहऱ्यावर नेहमीचा ग्लो नाही काहीतरीच काय सारंगी सिझरी इथं आहे की बाहेरगावी का गेलाय काव्या म्हणाली तो चार दिवसांसाठी गेलाय तशी सारंगी म्हणाली तेच तर काव्य तिला म्हणाली सारंगी तुझं आपलं काहीतरीच सारंगी म्हणाली तो बघ मनीषही येतोय मनीष म्हणाला मला उशीर तर नाही झाला नाही मणीष काव्याचा मूड मात्र आज चांगला नाही का मनीष म्हणाला श्रीधर नाही ना इथं काव्या म्हणाली आता चिडो बस मनीष सांग ना अनुष्का मला अनुष्काबद्दल काही सारंगी म्हणाली मलाही ऐकायचा आहे अनुष्काबद्दल मनीष म्हणाला अनुष्का अतिशय समंजस आणि लागवी आहेच ती घरात आल्यापासून घरातेत चैतन्य आल्यासारखं वाटतंय ऑफिसमधून घरी आल्यावर अतिशय मोकळेपणानं आम्ही सर्व गोष्टी एकमेकांशी शेअर करतो कुठे काही सुस्वास वाटत असेल तिथं एकमेकाला सुचवतोही काव्या म्हणाली माझं मात्र तसं नाही ऑफिस सोडून आम्ही वेगळ्या विषयांवर तासान तास बोलतो सारंगी तुझं काय होय तर आम्ही आजकाल भरपूर गप्पा मारतो किचनमध्ये तो मला मदत करत असतो जो लवकर घरी येईल त्याप्रमाणे काम करतो आमचं बॉन्डिंग पूर्वीपेक्षा खूपच चांगलं झालं आहे त्यासाठी दोघांनी प्रयत्न केले खरे आणि अगदी मनापासून ही इच्छा असल्यानं ते साध्य झालंही त्याचे आईबाबाही खुश आहेत आणि माझं चार चौगात कौतुकही करत असतात नोकरी करून उत्तम घर सांभाळते काव्या म्हणाली हे तर मस्तच झालं मनीष म्हणाला पूर्वीच्या कुरबुरी समाजाने सुटल्या म्हणायच्या काव्या म्हणाली अशात आपण खूप ऐकतो आणि वाचतो अपेक्षा खूप वाढल्या किंवा मुली आता करिअरकडे जास्त वयाला लागल्याने त्यांना लग्न हे एक ओझं वाटायला लागलं पण मला मात्र तसं वाटत नाही पारंपरिक पद्धतीनं आजकाल तरुण मुलंमुली नसतील विचार करत आणि कशी करणार पिढीमधला हा फरक असणारच पण जोडीदार असावा आणि तो मनासारखाही निवडता येतो असं नाही का वाटत तुम्हा दोघांना सारंगी म्हणाली हे तर खरंच एक हक्काचं माणूस आयुष्यात असणं गरजेचं आहे एकटं असतानाही अनेक एक समस्यांना सामोरं जावं लागतं मी तर म्हणते ते अधिक त्रासदायक असतं माझ्या लग्नानंतर थोडा प्रॉब्लेम आला पण तो दोघांनी सोडवायचं ठरवलं आणि सर्व काही सोपं होऊन गेलं मनीष म्हणाला मलाही सुरुवातीला अनुष्काशी जुळेल ना किंवा लग्नाबद्दल एक थोडीशी भीती होती पण काव्याशी बोलून तिने ती दूर केली अनुष्काचा सहवास मला आवडतो तिच्या विचारातला ठामपणा म्हणा किंवा करिअर मधील तिची पोझिशन हे सर्वच खूप छान वाटतं आणि खास सांगायचं म्हणजे तुम्हाला दोघींना तिने घरी जेवायला बोलवलं आहे काव्या म्हणाली काही खास बेत आहे का मनीष म्हणाला छान गप्पा आणि तिच्याशी चांगली ओळखही होईल सारंगी म्हणाली खरंच मला भेटायला आवडेल तिला काव्या म्हणाली खरंच अनुष्का अतिशय लागवी आहे मनीष म्हणाला मग या रविवारी येता का दोघी काव्या म्हणाली माझी काही हरकत नाही सारंगी म्हणाली मी फोन करून सांगते चला मी निघते बराच उशीर झालाय काव्या म्हणाली चला सर्वच निघूया श्रीधरला यायला अजून दोन दिवस होते काव्या ऑफिसमधून घरी आली आणि तिचा फोन खरा सारंगीचा फोन होता काव्या मी मनीषकडे नाही येऊ शकणार त्या दिवशी आमच्याकडे पाहून येणार आहेत पण तू जाऊ मनीषलाही मी तसा फोन करून कळवले आहे काव्या मनाशीच विचार करू लागली सारंगीही नाही तर आपण नंतरच जाऊया का तिने मनीषला फोन लावला मनीष म्हणाला अनुष्काने आधीच बरीच तयारी केली आहे तू नक्कीय काव्या म्हणाली श्रीधरे दोन दिवसांनी येणार आहे तर मी येऊन जाते अनुष्कालाही तिला भेटण्याची इच्छा होती आणि घरीही तिचा वेळ जाता जात नसे तिने सर्व आवरावर केली आणि पुन्हा त्याच विचारात घडून गेली सर्व सुखपायाची लोळण घेत असूनही तिची गाण्याबद्दलची ओढ कमी होत नव्हती टीव्हीवर गाण्यांचा एक कार्यक्रम लागला होता तो पाहण्या अतिशय तंद्री लागली जणू तीही एका स्टेज शो मध्ये भाग घेण्यासाठी गेली आहे आणि तिचं गाणं संपताच टाळ्यांचा गजर ऐकू येताच ती भाणावर आली खरंच मला माझं गाणं परत कसं सुरू करता येईल यावरती विचार करू लागली पण तिला कुठलाच मार्ग सुचत नव्हता गाण्याच्या रियाजासाठी वेळ देणं आवश्यक होतं आणि सातत्यही ठेवणं थे आवश्यक होतं परंतु ऑफिस आणि सेजरच्या वेळा सांभाळून ते शक्य होणार नव्हतं पण ही गालमेल, कुणाशी तरी शेअर करावीशी वाटत होती निदान असं तिला हलकं वाटणार होतं मनीषशी तिने अनेक वेळा बोलण्याचा प्रयत्न करूनही ती बोलू शकली नव्हती आता मनीषच्या घरी जात आहोत तेव्हा या युष्यावर आपण त्याच्याशी बोलावे का असंही तिला वाटून गेले पण आपण अनुष्काशी गप्पा मारायला जात आहोत तिची विचारपूस करणं आणि तिच्या भावी आयुष्याबद्दल बोलणं जास्त श्रेयस्कर होईल तेव्हा मनीषशी आपण कॉफी शॉपमध्ये वेळ पाहून नक्की बोलावं असं तिने मनाशी ठरवलं एकादी कला जोपासण्यासाठी वेळ देणं गरजेचं होतं आणि काव्या हे सध्या तरी करू शकत नव्हती विचार करता करता तिला झोप लागली रविवारची एरवीची सकाळ आणि आजची सकाळ काव्याला वेगळीच भासत होती श्रीधर आणि तिच्या गप्पा आणि त्याबरोबर भटकणं त्यांचं नित्याचं होतं पण आज श्रीधर नसला तरी मनीषच्या घरी आपला छान वेळ जाईल या खुशीत काव्या होती जेवणही त्यांच्याकडेच करायची असल्याने तिने ब्रेड बटरचा नाश्ता केला आणि आवरायला घेतलं अनुष्कासाठी एक छोटसं गिफ्ट म्हणून पर्सही सोबत घेतली मनीषकडे पोचली तर दोघंजण तिची वाट पाहत होते तिघांच्या गप्पा सुरू झाल्या अनुष्काने तिच्या ऑफिसबद्दल व कामाबद्दल सांगितले विचारांमधील तिचा ठामपणा काव्याला भाऊन गेला मनीषबद्दलही तिचं वागणं अतिशय खेळीमिळीचं वाटलं आज तुझे आईबाबा घरी नाही वाटतं मनीष म्हणाला नाही त्यांच्या पेन्शनर मंडळाचं आज गेट टुगेदर आहे दर रविवारी त्यांचे कार्यक्रम चालू असतात आम्हाला दोघांनाही निवांत वेळ मिळतो मग आम्ही खास मेनू करतो आणि कुठेतरी बाहेर जातो किंवा नाटक सिनेमा पाहतो काव्या म्हणाली म्हणजे अनुष्कालाही नाटकाची आवड आहे तर अनुष्का म्हणाली दर्जेदार व वेगळ्या विषाणूली नाटके मला खूप आवडतात आणि मनीषलाही नाटकं बघायला आवडतात हे कळल्यावर तर मी जाम खुश झाले आठवडाभर काम करून झाल्यावर असा विरंगुळा मिळाला की पुन्हा ताजा तवारा झाल्यासारखं वाटतं मनीष म्हणाला काव्यालाही नाटकं बघायला खूप आवडतं काव्या म्हणाली अजून तुला काय आवडतं ट्रेकिंगलाही जायला मला खूप आवडतं काव्या म्हणाली क्या बात आहे मनीष म्हणजे आता तुमचे दोघांचे वारंवार ट्रेकिंगला जाणे होणार तर झक्काच आहे अशा एक एकसारख्या असल्या म्हणजे दोघांचाही मस्त वेळ जातो आणि एकमेकांच्या सहवासात चांगले क्षण घालवल्याचा आनंदही मिळतो मनीष म्हणाला हो काव्या पण आम्हाला हे करायचं आहे ते घरची जबाबदारी सांभाळूनच काव्या म्हणाली बरोबर आहे तुझं पण त्यांच्या रोजच्या तुम्ही आवडीनुडी जोपासल्या की तुमच्यावर निवडीसाठी त्यांची काय आडकाठी असणार ते तर आहेच काव्या अनुष्काने तर काही दिवसातच त्यांना आपल्यास करून घेतलं आहे अनुष्का म्हणाली असं काही नाही काव्या म्हणाली मलाही अनुष्का खूप लागवी वाटते मनीष म्हणाला बघ तिचंही म्हणणं आहे अनुष्काने ताटा तयार केली खास काव्यासाठी गुलाबजाम केले होते काव्य गुलाबजाम पाहून खुश होत म्हणाली तुला कसं माहीत मला गुलाबजाम आवडतात मनीषने सांगितलं का नाही मीच अंदाज केला आणि केले काव्या म्हणाली मस्त झाले आहेत तिघांनी गप्पा करत जेवण केली तीन तास केव्हा निघून गेले कळलेच नाही काव्या म्हणाली आता मला निघायला हवं हो। अनुष्का म्हणाली अजून थांब थोडा वेळ मणीष म्हणाला काय काव्या अनुष्कावरई पाळलीच ना भुरा अनुष्का म्हणाली म्हणजे मनीष म्हणाला कॉलेजमध्ये ज्या दिवशी काव्या नसेल तेव्हा ज्याच्या त्याच्या तोंडी हाच प्रश्न असायचा आज काव्या का आली नाही काव्य आमच्या ग्रुपमध्ये लिडरच होती सारेच तिच्यावर फिदा असायची पण ती सारंगीच्या लग्नात श्रीधरवर फिदा झाली आणि त्याच्याशी गाठ बांधली असं म्हणताच काव्याचा चेहरा उजळून निघाला अनुष्का म्हणाली असं आहे तर चला मला आता निघायला हवं हो, असं म्हणत काव्या घरी जायला निघाली